श्रीमद भागवत महापुराण स्कंध आठवा अध्याय वीसावा भगवान वामनांच्या विराट रूपाने दोनच पावलात पृथ्वी आणि स्वर्गव्यापणे श्री शुक म्हणतात राजन कुलगुरु शुक्राचार्य जेव्हा असे म्हणाले तेव्हा आदर्शग्रस्थ राजा बली एक क्षणभर गप्प राहून विनयाने आणि शांतपणाने शुक्राचार्यांना म्हणाला बली म्हणाला भगवन आपले म्हणणे खरे आहे गृहस्थाश्रमात राहणाऱ्यांचा तोच धर्म आहे की ज्यामुळे अर्थ काम यश आणि उपजीविकेच्या बाबतीत कधीही कोणत्याही प्रकारची बाधा येणार नाही परंतु गुरुदेव मी प्रल्हादाचा नातू आहे आणि एक वेळ देण्याची प्रतिज्ञा करून बसलो आहे म्हणून आता मी धनाच्या लोभाने एखाद्या ठकाप्रमाणे मी तुला देणार नाही असे या ब्राह्मणाला कसे सांगू या ने मटले आहे कि असत्याहन मोठा को अधर्म नहीं सर्व का सहन करनास मी समर्थ है परंतु खोटे बोल्या मनुष्या का भारन हो ब्राह्मणना फसव बाबती मी जेवड़ा घाबरतो नरक आला दारिद्र्या दुखा समुद्राला राजा नाश हो मृत्यूला घाबरत नहीं र या संसारातील धन इत्यादी ज्या ज्या वस्तू साथ सात सोड़ा द्वारा दान इत्यादी देवन जर ब्राह्मणा सुद्धा संतुष्ट करता आए नहीं तो फायदा त्या त्या दधी की शिबी आदि महापुरुष सोड़स कठिन अशा प्राण दान कर प्राण भले के तर मग जमिनीसारखी वस्तू देण्यासाठी विचार करण्याची काय आवश्यकता आहे हे ब्रह्मण यापूर्वी ज्या दैत्यराजांनी या पृथ्वीचा उपभोग घेतला त्यांचा हलोक व परलोक तर काळाने खाऊन टाकला परंतु त्यांचे पृथ्वीवरील यश नाही खाल्ले गुरुदेव युद्धात पाठ न दाखवणे आपले प्राण देणारे लोक जगाला पुष्कळ आहेत परंतु सत्पात्र व्यक्तींना श्रद्धेने दान करतात असे लोक मात्र दुर्लभ आहेत जर एखादा उदार आणि करुणाशील पुरुष सामान्य याचकाची इच्छा पूर्ण केल्याने दुर्गतीला जात असेल तर ती दुर्गती सुद्धा त्याच्यासाठी कौतुकाची गोष्ट आहे तर मग त्यांच्यासारख्या ब्रह्मवेत्या पुरुषांना दान केल्याने दुःख प्राप्त झाले तर त्यात काय बिघडले म्हणून मी या ब्रह्मचार्याची इच्छा अवश्य पूर्ण करीन हे महर्षे वेदविधान जाणणारे आपल्यासारखे लोक मोठ्या आदराने यज्ञयागांनी ज्यांची आराधना करतात ते वरदानी विष्णूच या रूपाने असोत किंवा दुसरे कोणी असोत मी त्यांच्या इच्छेनुसार त्यांना दान करीन माझा अपराध नसतानाही याने अधर्माने जरी मला बंधनात टाकले तरी सुद्धा मी त्यांना विरोध करणार नाही कारण माझे शत्रू असूनही भयभीत होऊन याने ब्राह्मणाचे शरीर धारण केले आहे जर हे पवित्र कीर्ती भगवान विष्णूच असतील तर यश मिळवल्याखेरीज राहणार नाहीत युद्धात मला मारून सुद्धा ते पृथ्वी हिरावून घेतील आणि हे जर दुसरे कोणी असतील तर युद्धात माझ्याकडून मारले जातील श्री शुक म्हणतात शुक्राचार्यांनी दैवाच्या प्रेरणेमुळे असत्य सत्य प्रतिज्ञा आणि उदार परंतु श्रद्धारहित व आज्ञेचे उल्लंघन करणाऱ्या शिष्याला शाप दिला मूर्खा तू स्वतःला मोठा पंडित समजतोस गर्विष्ठ अशा तू माझी उपेक्षा करून माझ्या आज्ञेचे उल्लंघन केले आहेस म्हणून लवकरच तुझे ऐश्वर नाहीसे होईल आपल्या गुरूंनी असा शाप दिल्यानंतर सुद्धा महात्मा बली सत्यापासून ढळला नाही त्याने वामनांची पूजा करून हातात पाणी घेऊन भूमी देण्याचे ठरविले त्याच त्याचवेळी मोत्यांचे हार घातलेली बलीची पत्नी वंध्यावली तेथे आली तिने चरण प्रक्षालन करण्यासाठी पाण्याने भरलेला सोन्याचा कलश आणला बलीने मोठ्या आनंदाने स्वतःचे ते अतिसुंदर चरणयुगल धुतले आणि विश्वाला पावन करणारे ते जल आपल्या मस्तकावर धारण केले यावेळी आकाशातून देव गंधर्व विद्याधर सिद्ध चारण असे सर्वजण राजा बलीचे हे अलौकिक कार्य आणि सरलता याची प्रशंसा करीत मोठ्या आनंदाने त्याच्यावर दिव्य फुलांचा वर्षाव करू लागले एकाच वेळी हजारो दुंधुवी वारंवार वाजू लागल्या गंधर्व किंपुरुष आणि किन्नर गाऊ लागले या दानशूर बलीने जाणून बुजून शत्रूला किती लोकांचे दान दिले हे केवढे कठीण काम केले बरे त्यावेळी एक मोठी अद्भुत घटना घडली अनंत भगवंतांचे ते त्रिगुणात्मक वामन रूप मोठे होऊ लागले ते एवढे मोठे झाले की पृथ्वी आकाश दिशा स्वर्ग पाताळ समुद्र पशु पक्षी मनुष्य देव आणि ऋषी सगळे त्याच रूपात समावून गेले बने ऋत्विज आचार्य आणि सदस्यांसह हो, त्या समस्त ऐश्वरियांचे एकमात्र स्वामी असलेल्या भगवंतांच्या त्रिगुणात्मक शरीरामध्ये पंचमहाभूते इंद्रिये त्यांचे विषय अंतःकरण आणि जीवांसह हे हो संपूर्ण त्रिगुणमय जग व्यापले इंद्रासारखी सेना असलेल्या बलीचे विश्वरूप भगवंतांच्या चरणतलामध्ये रसातल चरणामध्ये पृथ्वी पिंढऱ्यामध्ये पर्वत गुडघ्यांमध्ये पक्षी जांघांमध्ये मरुदगण वस्त्रांमध्ये संध्या गृहस्थानामध्ये प्रजापती नितंबामध्ये आपल्यासह सर्व असुरगण नाभीमध्ये आकाश उदरस्थानी सात समुद्र आणि वक्षस्थळामध्ये नक्षत्रांचा समूह हृदयामध्ये धर्म स्तनांमध्ये मधुर आणि सत्यवचन मनामध्ये चंद्र वक्षस्थळावर हातात कमळ घेतलेली लक्ष्मी कंठा मध्य सामवेद और संपूर्ण शब्द समूह बाहूं मध्य इंद्रादी समस्त देवगण काना मद्धे दिशा मस्तक स्वर्ग केसांध्य मेघमाला नाका मद्धे वायु डोत सूर्य मुखाध्य अग्नि वाणी वेद जीभे मध्य वरुण भू विधि निषेध पापणस रपा क्रोध खालच्या ऊठामध्ये लोभ स्पर्शामध्ये काम वीर्यामध्ये पाणी पाठीमध्ये अधर्म पदन्यासामध्ये यज्ञ सावलीत मृत्यू हास्यामध्ये माया शरीराच्या रोमांमध्ये सर्व प्रकारच्या औषधी नाड्यांमध्ये नद्या नखांमध्ये शिळा आणि बुद्धीमध्ये ब्रह्मदेवादी देव तसेच ऋषीगण पाहिले अशा रीतीने वीरबलीने भगवंतांच्या इंद्रिये आणि शरीरामध्ये सर्व चराचर वस्तुजात पाहिले परीक्षिता सर्वात्मा भगवंतांच्या मध्ये हे संपूर्ण जग पाहून सर्व दैत्य भवभीत झाले त्याच वेळी भगवंतांच्या जवळ असह्य तेज असलेले सुदर्शन चक्र गर्जना करणाऱ्या मेघाप्रमाणे भयंकर टणत्कार करणारे शा शारंग धनुष्य ढगाप्रमाणे गंभीर शब्द करणारा पांचजन्य शंख भगवंतांची अत्यंत वेगवान अशी कौमोदकी गदा चंद्राकार शंभर चिन्हे असलेली ढाल आणि विद्याधर नावाची तलवार अक्षय बाणाने भरलेले दोन भाते त्याचप्रमाणे लोकपालांसहित सुनंद इत्यादी पार्षद भगवंतांजवळ उपस्थित झाली त्यावेळी भगवंत अत्यंत शोभायमान दिसत होते मस्तकावर चका करणारा मुगुट बाहू मध्य बाजूबंद का मकराकार कुंडले वक्षस्थला श्रीवत्सचिन्ह गड़ा कौस्तुभमणि कमरेला रत्नजलीत कमरपट्टसह पितांबर शोभुस होता भ्रमर गुंजारव करी वनमाला धारण के लिए होती आपया बली की सगली पृथ्वी व्यापली शरीराने आकाश आ भुजाने दिशा व्याप्या दुसर पावला स्वर्गा ही व्यापले तिसरे पाऊल ठेवण्यासाठी बलीची थोडीशीही कोणतीच वस्तु शिल्लक राहिली नाही भगवंतांचे ते दुसरे पाऊलसुद्धा वर वर जात महल्लोक जनलोक आणि तपोलोकाच्याही वर सत्यलोकात जाऊन पोहोचले इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंश्याम संहितायां अष्टमस्कंधे विश्वरूपदर्शननाम विशतमोध्याय श्रीकृष्णार्पणमस्तू हर ये नम